आमचा जगाचा प्रवास लेखिका पार्वतीबाई चिटणवीस प्रस्तावना पहिल्याने आम्हाला सण एकोणीसशे एकमध्ये विलायतीला जाण्याचा प्रसंग आला त्यावेळी आम्ही इंग्लंड स्कॉटलँड फ्रान्स बेल्जियम जर्मनी इटली आणि इजिप्त हे देश पाहिले ह्या प्रवासाचे वृत्त लिहिण्याचा मी प्रयत्न केला होता पण काही कारणांमुळे तो अपुराच राहिला पुढे सन एकोणीशे दहाच्या शेवटी एक वर्षाची रजा घेण्यात आली त्या जगाचा प्रवास करण्याचे आम्ही योजिले व ईश कृपेने ते निर्विघ्नपणे पार पडले आमच्या या जगाच्या प्रवासाचे वृत्त माझ्या अल्पमतीला सुचले तसे या पुस्तकात लिहिले आहे प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे व इतर घरगुती अडचणींमुळे ते पुरे करायला फार अवकाश लागला व त्यामुळे ते प्रसिद्ध करू नये असेही एक वार वाटत होते परंतु काहीच न करण्यापेक्षा उशिरा झाले तरी हरकत नाही या वचनाप्रमाणे किंचित उशिरा का होईना आज ते प्रकाशित करीत आहे पुस्तक लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग असून माझ्या प्रवास वृत्तांतात पुष्कळ उणीवा राहिल्या आहेत हे मी पूरतेपणे जाणून आहे विस्तार भयास्त व लोकस्थिति विषयी मजे स्वतार मी दि नहीं वृत्त फार त्रोटक आहे, तरी सुज्ञवाचक हल उकर्लक्ष अशी आशा करते